कांड सर्ग पाचवा ऋषमुखाहून हनुमान मलयगिरीवर गेला आणि त्या दोहीर राघवांची त्याने कपिराजाला ओळख करून दिली महाबुद्धिमंतात दृढ पावले टाकणारा हा राम आला आहे हा सत्याचरणी राम आपला भाऊ लक्ष्मण याच्यासह आला आहे ईश्वाकूच्या कुळात जन्मलेला हा राम दशरथाचा पुत्र आहे धर्माच्या बाबतीत के पालन केले त्याचा हा पुत्र राम त्या राजाच्या पत्नीमुळे आला आहे हा अरण्यात संयमपूर्वक राहत असताना या महात्म्याची भार्या रावणाने हरण करून नेली म्हणून तो तुझ्या आश्रयाला आला आहे तुझाशी सख्य वावे अमलक्ष्मण भावी इच्छा है स्वागत कर पराकष्टे आदरणीय उभयता तू सत्कार कर हनुमंता भाषण ऐक सुग्री अतिशय दर्शनीय रूप घेन प्रेमा ने राष्ट्र धर्मा अभ्यास उत्कृष्ट तप के सर्व प्रेम कर वायुपुत्र ने अपने गुण थोड़क मेरा संगित मैं वनर मे अपन सख्य इच्छिता हा प्रभो सत्कार माझा हा, उत्तम लाभ है, आपल्याला जर माझ्याशी सख्य आवडत असेल तर हा मी माझा हात पुढे केलाय आपल्या हाती आपल्या हाती हा हात घ्यावा आणि निश्चितपणाची मर्यादा बनवून टाकावी सुग्रीवाने उत्तम रीतीने बोललेले हे शब्द ऐकून अत्यंत हर्षित मनाने आपल्या हाताने रामाने हात जोराने दाबला हर्षित होऊन पीडित असलेल्या स्नेहाला त्याने घट्ट धरून अलिंगन दिले मग हनुमानाने आपले मूळचे रूप घेतले आणि काग्नीची फुले वाहून पूजा केली आणि त्या दोघांमध्ये मोठ्या आनंदाने त्या पेटलेल्या अग्नीला त्या दोघांनी प्रदक्षिणा घातली आणि सुग्रीव आणि राम हे एकमेकांचे मित्र झाले मग ते दोघे वानर आणि राघव अत्यंत प्रेम भावनेने एकमेकांकडे पाहत तरी त्यांची तृप्ती होईना तू माझा जीवाभावाचा रामाला म्हणाला मग पुष्कळ पाने असलेली आणि फुल्या भरलेली जा। साल झाडाची एक शाखा तोडून सुग्रीयाने पसरली आणि तो आणि राम तिच्यावर बसले वायुपुत्र हनुमानानेही आनंदित अंतकरणाने चंदन वृक्षाची खूप फुललेली डहाळी लक्ष्मणाला दिली मग हर्षित झालेला सुग्रीव शिष्टाचारयुक्त आणि मधुरवाणीने रामाला हर्षाने डोळे डबडबून येऊन म्हणाला रामा मला वाईट रीतीने वागवल्यामुळे मी इकडे भयत्रस्त होऊन फिरत आहे माझी बायको हरण करण्यात आली त्रस्त होऊन वनात या दुर्गाचा मी आश्रय घेतला भयभीत होऊन आणि त्रासून वनात मी घाबरलेल्या मनाने मा राहत माझा भाऊ मला वाईट रीतीने वागवले आणि माझ्याशी वैर धरले तेव्हा हे महाभागा भयाने अस्वस्थ राहणाऱ्या मला निर्भय कर काकुतच्या मला भय राहणार नाही असे तू करावीस तो असे म्हणाला तेव्हा तेजस्वी धर्मज्ञ धर्मप्रेमी काकुतचे सुग्रीवाला जणू हसत म्हणाला कपिराज मित्रत्वाची परिणती उपकार हे आहे हे मी जाणतो तुझ्या भार्याचे अपहरण करणाऱ्या त्या वालीचा मी वध करीन माझे धारदार सुर्यासारखे चमकणारे बाण व्यर्थ न जाणारे दुर्वर्तन करणाऱ्या त्या वालीवर वेगाने जाऊन पडतील ते कंक पक्षाच्या पिसाने झाकलेले बाण महेोके तीक्ष्णाने तीक्ष्ण सर्पासार बाळाने धुवा उडवलेल्या पर्वतासारखा तो वाली मरून भूमीवर पडलाच समज आपल्या हिताचे असलेले रामाचे हे बोलणे ऐकून सुग्रीवाला फार आनंद होऊन तो उत्तम असे उद्गारला वीर नरसिंह तुझ्या कृपेने आता मी माझी प्रिया आणि राज मिळवू शकेन नरश्रेष्ठा माझा वैरी जो माझा थोरला भाऊ त्याच्या बाबतीत असे कर की जो परत माझी खोडी काढणार नाही सीता वाली आणि राक्षस रावण यांचा अनुक्रमे कमळासारखा सोन्यासारखा आणि अग्नीसारखा डावा डोळा सुग्रीव आणि राम यांच्या प्रीती संगमाच्या वेळी सारखाच लावू लागला किशकिंदा पाचवा सर्ग समाप्त